वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकशे दोन ते वृत्तीकुन रामाला आणि त्याच्या भावना आनंद झाला आपल्या भावना राम अद्भुत वाटावे असे बोला तो बोलला म्हणाला लक्ष्मणा हे तुझे दोन मुलगे अंगद आणि चंद्रकेतू धर्म कर्मात विशार राज्य करण्याच्या कामे चांगले पराक्रम आहेत याना मी राज्यावर अभिषेक करू इच्छितो तू चांगला देश ठरव जेथे हे दोघे धनुर्धारी आनंदाने राहतील असा तो विशाल आणि रमणीय असावा राजांची तेथे पीडा असू नये आश्रमांचा तेथे नाश होऊ नये सौम्या असा देश पहा कि जेथे कोणत्याही प्रकारे आपल्याला इतरांना त्रास द्यावा लागू नये राम असे बोला तेव्हा भरताने उत्तर दिले असा कारुपथ कारुप नावाचा देश रमणीय आरोग्य आहे महात्मा तेथे नगरात अंगदाची स्थापना कर चंद्रकेतू करता अत्यंत सुंदर आणि आरोग्य युक्त असणारे चंद्रकांत नगर होई। भरताचे ते बोलणे रामाने मानले आणि तो देश स्वाधीन करून देऊन तेथे अंगदाची अंगद या पुरी रम्य सुंदर आणि शुद्धाचरणी रामाने चांगल्या प्रकारे रक्षिलेली होती चंद्रकेतूला मल्ल लोकांच्या मल्लभूमीतील नगरी तोसवली ती चंद्रकांता या नावाने विख्यात जणू दिव्य स्वर्गपुरी सारखीच ते होती त्या योगे राम लक्ष्मण भरत यांना आनंद झाला युद्धात अजिंक्य असणारे ते चंद्रकेतूला पूर्वेकडची दिली अंगदाच्या बरोबर सुमित्रा पुत्र लक्ष्मण गेला आणि चंद्रकेतूचा पाठीराका म्हणून भरत गेला लक्ष्मण अंगद या नगरीत एक वर्ष राहिला आणि पुत्र अजिंक्य होऊन स्थिर झाल्यानंतर तो अयोध्येला परत आला भरतही असाच वर्षाहून अधिक काळ राहून अयोध्येला परत येऊन पुन्हा रामचरणाची सेवा करू लागला लक्ष्मण आणि भरत उभय सर्वस्वी वाहिलेले होते त्या सेवेत पुष्कळ काळ त्यांचा गेला तरी प्रेमामुळे त्या अत्यंत धर्मनिष्ठाना तो मुळीच जाणवला नाही अशा प्रकारे दहा सहस्त्र वर्षे त्यांचे धर्मकार्य आणि लोककार्य करण्याच्या नित्य उद्योगात गेली धर्मपूरी भरल्या अंतकरणाने काळ घालवे वैभवात राहत समेधांची आहुती टाकल्याने उज्ज्वल तेज प्राप्त झालेल्या महान यज्ञाच्या तीन अग्निशाख्य राहत होते उत्तरकांडाचा एकशे दोनावासर्ग समाप्त